पाठला कशासाठी जगाच्या सुरुवातीपासून कुत्रा मांजर आणि उंदीर या तिघांची मैत्री होती आणि ते तिघेही मजेत एकत्र राहत होते प्रत्येकजण आपापली काम करायचे आपसात एकी रहावी म्हणून त्यांनी एक करारपत्र तयार केले आणि मांजरानं ते मायावर जपून ठेवले त्या करारात लिहिलं होतं की कुत्र्यानं कुणाच्याही घराच्या बाहेरचं काम बघायचं आणि मांजर आणि उंदरानं घराचा आतलं काम करायचं थोड्याच दिवसात कुत्रा आपल्या कामाला कंटाळला रागानं त्यानं मांजराला म्हटलं कडाक्याच्या पावसात मी एकटाच घराबाहेर राहून पहारा देतो तू आणि उंदर आरामात घरात बसता मांझर म्हणाला तुला आपण केलेला करार आठवत नाही का कुत्रा म्हणाला कुठे आहे ते करारपत्र आण पाहू आपण परत एकदा वाचून पाहू मांझर माळ्यावर चढले आणि पाहते तर काय उंदरानं करारपत्र कुरतडून त्याचे तुकडे तुकडे केले होते आणि त्याच्यावर आरामात झोपला होता मांजर फारच रागावलं त्याला उंदराला चांगला चोप द्यायचा होता पण तो पळून गेला मांजराला काही त्याला पकडता आलं नाही त्याच्या मागे धावून धावून थकल्यावर मग मांजर खाली आलं कुत्र्यानं परत एकदा मांजराकडे करारपत्र मागितले पण बिचारे मांजर ते आणणार कुठून कुत्रा रागानं गुरगुरतच मांजरामागे धावू लागला त्या दिवसापासून आजपर्यंत जेव्हा जेव्हा कुत्राला मांजर दिसतं तेव्हा तेव्हा तो करारपत्र मागत त्याच्यामागे धावतो उंदरानं करारपत्र खाऊन टाकले त्याचा राग मनात धरून मांजर आजही त्याला पकडायचा प्रयत्न करतो म्हणूनच आजसुद्धा हे तिघे एकमेकांचा पाठलाग करत असतात